स्कंद दहावा अध्याय दुसरा विंध्य आणि नारद यांचा संवाद श्रीदेवी म्हणाली हे पृथ्वीपते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल भयंकर दैत्यांचा नाश करणारी पराक्रम सफल होणारी मी वाघभाव नावाच्या मंत्रामुळे तुझवर संतुष्ट झाले आहे तुला निष्कंटक राज्य प्राप्त होईल आणि तुझी पुत्रपौत्रादी समृद्धी होईल तू मद्भक्त होशील आणि ब्रह्मपदी स्थिर राहशील असे म्हणून वर ती देवी विंध्यपर्वताकडे गेली विंध्याने पूर्वी सूर्याचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला पण अगस्ती मुनीने तसे निवारण केले अशा त्या विंध्यपर्वतावर ती वरदायिनी ईश्वरी राहत होती ती सर्वांना पूजनीय झाली ऋषी म्हणाले हे सुता हा विंध्याचल कोण तो गगन स्पर्शाची काय इच्छा करू लागला सूर्याचा मार्ग त्याने का अडविला अगस्तीने त्याचे कसे निवारण केले हे आम्हाला सांग सूत म्हणाले पर्वतात मान्य अनेक महावनांनी युक्त प्रचंड वृक्ष असलेला विंध्य पर्वत होता सुंदर पुष्पे वेली यांनी तो वेष्टीत होता हरणे रांडुक, रेडे, व्याघ्र सिंह वानरे ससे रीस, कोल्हे हे सर्व प्राणी त्या पर्वतावर वास करीत होते नदी जल जलाने पूर्ण होते यक्ष गंधर्व अप्सरा वगैरे तेथे विहार करीत असत एकदा नारद तेथे आले त्यांना विंध्याने सत्वर आसन आणि पाद्य अर्ध्या दिले आणि ते कोठून आले म्हणून विचारले तो म्हणाला आपल्या आगमनाने माझे वैभव वाढले आहे रवीप्रमाणेच आपणही देवहितासाठीच भ्रमण करीत असता म्हणून आपले वर्तमान सांगा नारद म्हणाले इंद्रशत्रू मेरूकडे माझे येणे झाले होते मी तेथे शक अग्नी यम वरुण या सर्वांचे लोक पाहिले त्यांची सुंदर उपभोग मंदिरी अवलोकन असे लिए अारदा दीर्घ निश्वास टाकला देवा विंध्य मनाला निश्वास टाकने कारण काय नारद हे गौरी का पिता हिमालय हा शंकर श्वसुरदित पर्वतराजा श्रेष्ठ हो शिवा शिवाच कैलास लोक ही तो पूज्य पापहरण करना है निशध, नील गंधमादन इत्यादींनी स्वतःची स्थाने पूज्य करून घेतली हजारो किरणांचा विश्वाला प्रकाश देणारा सूर्य आणि अनेक नक्षत्रे यांच्यासह जो वार फिरतो तो, तो सुवर्णपर्वत स्वतःला सर्वश्रेष्ठ मानतो चौदाही लोकांत मजसारखा कोणी नाही असे म्हणतो त्या गर्विष्ठ सुमेरूचे स्मरण होऊन मी निश्वास टाकला हे पर्वता आम्ही तपस्वी असल्याने आम्हाला त्याशी कर्तव्य नाही केवळ प्रसंग पडला म्हणून तुला मी हे सांगितले आता मी स्वस्थाने जातो अध्याय दुसरा समाप्त